सर्ग दोन श्री विश्वामित्राने म्हटले याप्रमाणे त्या व्यासपुत्राच्या शुकाच्या शुद्ध बुद्धीवरील मलच केवळ झटकून टाकायचा होता त्याप्रमाणेच या रामाच्या मनाची स्थिती आहे मुनिजनम या रामाला नेहवस्तूंचे परिपूर्ण ज्ञान झालेले आहे हा महाबुद्धिवान आहे त्यामुळे विषयोपभोग हे निखळ रोग आहेत असे वाटून त्यांच्याविषयी ह्याला यत्किंचितही प्रीती वाटत नाही परब्रह्माचा अनुभव झाल्याचे हेच लक्षण आहे की त्या स्थितीनंतर सर्व प्रकारच्या विषयोपभोगाबद्दल कायमचा वीट येऊन जातो विषय वासना अनात्मक वस्तू करण्यालाच कारणीभूत होता पुढे विषयाबद्दलची आसक्ती नाहीशी झाली म्हणजे हा बंधही क्षीण होत जातो वासना क्षीण होत जाणे या स्थितीलाच ज्ञाते पुरुष मोक्ष अशी संज्ञा देतात जगातील पदार्थाबद्दल वासना जुड हो जणे हाच बंध असे त्यांचे मत आहे अपरोक्ष अत्यल्प आयासाने मनुष्याला प्राप्त होते परंतु विषयाबद्दलची विरक्ती मात्र अत्यंत क्लेशानेच प्राप्त होते ज्याला तत्वाचे ज्ञान झाले ज्याची बुद्धी आत्मनिष्ठ झाली ज्याचे सर्वत्र परमात्मा भावना झाली अशा महान पुरुषाला विषयाबद्दल प्रेम वाटे नसे होते। वाढावे लोकांनी आपला मान सन्मान करावा अशा प्रकारचा कोणताही हेतू नसता ज्याच्या ठिकाणी विषयोपभोगाबद्दलही त्यागबुद्धी बांधलेली असते अशा मनुष्याला जीवनमुक्त ही उच्च पदवी प्राप्त होते ज्याप्रमाणे वाळवंटात वेली जोमाने वाढत नाहीत त्याप्रमाणे जोपर्यंत परमात्मत अनुभव मनुष्याला आलेले नाही तोपर्यंत विषयाबद्दलची आरती त्यांच्या अंगीत बांधत नाही ज्ञानाधरेचे रमणीय रघुश्रेष्ठ रामचंद्राला आवडेन असे झाले यावरून त्याला परमात्मत अनुभव आला आहे ही गोष्ट स्पष्ट करेल परंतु मुनिश्रेष्ठ जोवर सत्पुरुषाच्या तोंडून त्याला ज्ञानाचे श्रवण घडले नाही तोवर त्याच्या ठिकाणी आत्मविश्वास दृढ होऊन त्याच्या चित्ताला पूर्ण शांती प्राप्त होणार नाही स्वस्वरूपाच्या ठिकाणी शरद ऋतूतील सौंदर्य खुलून दिसण्यासाठी निर्मल अशा आकाशाचीच केवळ आवश्यकता असते तशीच रामाच्या बुद्धीचा निश्चय दृढ होण्याचीच केवळ आवश्यकता राहिली या सभेत भगवान वसिष्ठ बसलेले महात्मा राघवाच्या चित्ताला विश्रांती कशी मिळेल या संबंधीच्या उपायाचा उद्देश त्यांनी रामाला केल्यास फार उत्तम भगवान वसिष्ठांची योग्यता फार मोठी आहे ते रघुकुलाचे सर्वश्रेष्ठ कुलगुरू असून त्यांच्याकडे या कुलाचे नियंतेपण आहे ते सर्व शास्त्रामध्ये निपून सर्व आणि त्रिकाल ज्ञानी आहे यानंतर वळून विश्वामित्र म्हणाले भगवान आपणामध्ये उत्पन्न झालेले वितंड शांत होण्यासाठी आणि या सर्व बुद्धिमान मुनीचे कल्याण करण्यासाठी निषेध पर्वतावर सरळ वृक्षाने युक्त असलेल्या प्रदेशामध्ये कमलापासून जन्म पावलेल्या भगवान ब्रह्मदेवानी सर्वांसमोर ज्ञानाचा उद्देश केला ही गोष्ट आपल्या लक्षात आहे का ब्रम्ह सूर्यप्रकाश अंधाराचा जसा नाश करतो त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या ज्ञानाच्या उपायाने संसाराप्रमाणे वासना निश्चितपणे नाशवावते भगवान ब्रह्मदेवाने सांगितलेले सोपपत्ती ज्ञान तसेच्या तसे या आपल्या शिष्याला आपण त्वरित कथन करा म्हणजे शांती प्राप्त होईल ही माझी विनंती अयोग्य खासच नाही अहो कारण रामाला ज्ञानाचा उपदेश केल्याने तो अस्थानी उपदेशाला असे निश्चयाने होणार नाही रामाचे अंतकरण निर्मल आहे त्यामुळे एखाद्या स्वच्छ आरशात चेहऱ्याचे प्रतिबिंबही स्वच्छ आणि सहज पडते त्याप्रमाणे आपला उपदेश रामाच्या मनात ताबडतोब बिंबल्या राहणार नाही अहो भगवन विरक्त आणि निर्मलांतकरणाच्या शिष्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला तरच ते ज्ञान ती शास्त्र निपुणता ती विद्वत्ता खरोखर शोभायमान होते परंतु जे ज्ञान विषयासक्त अश्रद्धा प्रकारच्या शिष्याला दिले जाईल ते ज्ञान निश्चयाने चामड्याच्या पिशी टाकलेल्या गोरसाप्रमाणे अपवित्र होते ज्यादा मनात राग भय क्रोध इत्यादि विकार गळून गल्ले अंतकरण शुद्ध तसे निरहंकार महात्मे ज्यादा उपदेश कर वेथ मनुष्या बुद्धि ही विश्रांति पवलीस पाप्रकारीपुत्र विश्वामित्रे भाषण ऐक व्यास नारदादी मुनिने विश्वामित्र मुनी प्रशंसा नंतर राजा दशरथाच्या निकट बसलेले आणि आपला पिता ब्रह्मदेव याच्याप्रमाणे महा तेजस्वी असलेले भगवान वसिष्ठ मुनी म्हणाले अहो मुनिओ आपल्या आज्ञेप्रमाणे करण्याला मी सिद्ध आहे कारण केवढाही के समर्थ पुरुष असला तरी सत्पुरुषांचे वचन टाळण्यास कोण मी कसा समर्थ ठरेल दिव्याच्या योगाने रात्रीचा अंधार नष्ट होतो त्याप्रमाणे राम राजपुत्रांच्या अंतकरणात जे अज्ञानोत्पन्न झाले ते ज्ञानोपदेश करून मी तत्काळ नाही शिकवतो निषेध पर्वतावर पूर्वी ब्रह्मदेवाने संसार सांगितले होते ते सर्व ज्ञान त्यावेळी माझ्या स्मृतीपुढे उभी राहिले श्री वाल्मिकी पुढे सांगू लागले या प्रकारचे वशिष्ठाने भाषण केल्यानंतर श्रोत्रु भाषण करण्याच्या वेळी वक्त्याच्या मुखावर जसे तेच चमकू ते ते, तसे ते, ते, ते भगवान वसिष्ठांच्या मुखावर शिष्याला उपदेश करण्याच्या निमित्ताने चमकू लागले अज्ञानाचा निराश करण्यासाठी म्हणून त्यानंतर वसिष्ठांनी परमात्मतत्वाचे विवरण करण्यास आरंभ केला इथे श्री वासिष्ठ महारामाणे मुमुक्षु व्यवहार प्रकरणे द्वितीय सर्ग